स्कंद बारावा अध्याय नववा गौतमाचा शाप व्यास म्हणाले हे प्रभू काही कालानंतर प्राण्यांच्या क्रमामुळे इंद्राने वृष्टी केली नाही त्यामुळे अनावर दुष्काळ पडला घरोघरे प्रेते साचू लागली शुद्धेने व्याकुल झालेले लोक घोडे आणि डुकरे भक्षण करू लागले इतकेच नव्हे तर माणसांची प्रेतेही ते खाऊ लागले बालास माता स्त्रीला पुरुष असे एकमेकास भक्षण करू लागले तेव्हा सर्व ब्राह्मण श्रेष्ठांनी विचार केला जो अत्यंत तपोनिष्ठ आहे असा गौतम ब्राह्मण सर्वांनी त्याच्या आश्रमात जावे गायत, सुकाळ आहे असा विचार करून ब्राह्मण आपला परिवार घेऊन गौतमाश्रमात गेले पूर्व दक्षिण पाश्चात्य उदिच्य इत्यादी सर्व देशातून प्राणी तेथे येऊन राहिले इतक्या विप्राना पाहून गौतमाने नमस्कार केला विविध उपचारांनी त्यांचे पूजन केले आणि त्यांना आगमनाचे कारण विचारले तेव्हा ब्राह्मणा सर्व वृत्तांत गौतम सांगितला ते ऐकून गौतम ऋषी म्हणाले हे आपलेच घर समजा मी आपला दास आहे मी जिवंत असताना आपणाला चिंता करण्याचे कारण नाही खरोखर सर्वांच्या दर्शनाने पुण्य प्राप्त झाल्यामुळे मी आज धन्य आहे आपला मजवर अनुग्रहच झाला आहे अपन संध्या जपतत पर हो खुशाल अशा रीति ने सर्व आदर करून नतमस्तक होवन मुनि ने गायत्री की प्रार्थना के लिए हे देवी हे महाविद्य हे, हे गायत्री तुला नमस्कार असो व्यारुत्री मंत्ररूपिणी हे रिंकार रूपिणी तुला नमस्कारो हे स्वहा स्वधारूपे तुला नमस्कारो हे तिन्ही अवस्थांच्या साक्षी हे तुर्यावस्थेहून भिन्नरूप तू सूर्यमंडलात राहणारी आहेस तू प्रातली बालरूपी रक्तवर्णा मध्यान्ह समयी तरुणी संध्याकाली कृष्णवर्णा वृद्धा होतेस अशा तुला नमस्कार असो हे सर्व भूतांच्या आरणीत असणाऱ्या देवी मला क्षमा कर असे म्हणून ऋषीने देवीची स्तुती केली तेव्हा देवीने प्रत्यक्ष दर्शन दिले आणि सर्वांचे पोषण होणारे पात्र त्याला अर्पण केले ती अंबा मुनीला म्हणाली तुझी इच्छा पूर्ण करणारे हे पात्र तू घे असे म्हणून श्रेष्ठ देवी गायत्री गुप्त झाली त्या पात्रातून पर्वतपाय अन्नराशी उत्पन्न झाल्या षड्रस्तृ भूषणे वस्त्रे यज्ञ साहित्य षड्रस तृणे भूषणे वस्त्रे यज्ञ साहित्य विविध पात्रे असे सर्व आवश्यक ते त्यातून निर्माण झाले तेव्हा मुनीने सर्वांना बोलावून ते सर्व दिले गायी महिशी हे पशुही त्या पूर्ण पात्रातून उत्पन्न झाले शृक आणि श्रुवा हे यज्ञसंभार त्याने ब्राह्मणांना दिले मुनीच्या आज्ञेने सर्वांनी यज्ञ केला तेव्हा ते स्थान स्वर्गाप्रमाणे झाले रोग आणि दैत्य यांचे भय नष्ट झाले तो आश्रम शंभर योजने विस्तृत होता पण तो स्वतः मात्र आत्मनिष्ठ होऊन राहिला तेथे विविध यज्ञ झाल्यामुळे देव तृप्त झाले प्रसन्न होऊन ते मुगर्वी गौतम मुनीने सर्वांचे बारा वर्ष केले गायत्रीचे श्रेष्ठ स्थान केले त्या ठिकाणी सर्वजण भक्तीने जगदंबेची पूजा आणि पुरशरणी करू लागले, ते लागले। एकदा विणा वाजवीत आणि गायत्रीचे गुणगान गाद नारद ते आला आणि मुनींच्या समवेत बसला सर्वांनी अत्यादराने त्याची सेवा केली गौतमाची तो स्तुती करू लागला तो म्हणाला हे ब्रह्मर्षी देव सभेत जगदंबेच्या प्रसादामुळे तू धन्य आहेस असे म्हणून नारद गायत्री मंदिरात गेला त्याने जगदंबेचे दर्शन घेतले आणि तिची विधीयुक्त स्तुती करून तो देवलोकी गेला पुढे तेथे मुनींच्या आश्रयाने राहिलेल्या काही ब्राह्मणास मुनीचा मत्सर वाटू लागला त्याला अपयश येईल असे काहीतरी करावे असा त्यांनी विचार केला पुढे बऱ्याच कालाने पृथ्वीवर वृष्टी झाली सर्वत्र सुभिक्ष झाले पण सर्व ब्राह्मण मात्र गौतम मुनीला शाप देण्याच्या विचारात होते त्यांनी मरावयास टेकलेली एक गाय मायेने उत्पन्न केली ती मुनीच्या होमाचे वेळी होमशाळेत गेली गौतमाने हम हम म्हणून तिचे निवारण केले पण त्याच वेळी गायीने प्राण सोडला ते पाहून द्विज म्हणाले या ब्राह्मणाने गोहत्या केली तेव्हा मुनीही आश्चर्ययुक्त झाला त्याने डोळे मिटून ध्यानाने सर्व प्रकार जाणला त्यामुळे प्रलयकाली रुद्राला जसा क्रोध येतो तसा तो, तो मुलीला क्रोध त्याचे नेत्र लाल झाले त्याने हे कृत्य करणाऱ्यांना शाप दिला तो म्हणाला हे नीच ब्राह्मणानो वेदमात्रा गायत्री तिचा जप मंत्र आणि ध्यान या याविषयी तुम्ही विन्मुख व्हाल वेद वेदोक्त यज्ञ वेदवार्ता यातही तुम्ही विमुख रहाल। शिव शिवमंत्र शास्त्रे तुम्हाला प्रांगमुख होतील मूल प्रकृती श्री देवीचे ध्यान तिची कथा या तुम्हाला वर्ज्य होतील देवी मंत्र तिचे स्थान अनुष्ठान यात तुम्ही मागे राहाल देवीचा उत्सव कीर्तन देवी भक्ताची संगती देवीपूजा या याविषयी तुम्ही निरुत्साही व्हाल तुम्हाला विमुख व्हाल श्रौत स्मार्थ आचार ज्ञान यावर तुमची श्रद्धा राहणार नाही अद्वैत शमदम इत्यादी साधने नित्य कर्म अनुष्ठाने अग्निहोमाची साधने शाखेचे अध्ययन प्रवचन याबद्दल तुम्ही शंख चक्रांतिकांनी अंकित व्हाल कापालिक मतात आसक्त होऊन बौद्धशास्त्रात निभ्न व्हाल तुम्ही पाखंडी होऊन माता पिता कन्या पुत्र इत्यादींचा विक्रय कराल इतकेच नव्हे तर तुम्ही भार्येलाही विकाल वेदांचा विक्रय तीर्थांचा व्यापार धर्मांचा विक्रय कराल कामशास्त्रिक मत बौद्ध भगिनी शास्त्र यावर तुमची श्रद्धा बसेल तुम्ही माता कन्या भगिनी यांच्याशी गमन कराल तुमच्या वंशात जन्मलेल्या स्त्रिया पुरुष हेही तुमच्याप्रमाणेच होतील पण आता अधिक बोलून काय होणार मूल प्रकृती ईश्वरी परमात्मा अशी गायत्री तुमच्यावर क्रुध होईल अंधकूप वगैरे वंदन केले या ब्राह्मणांच्या कृत्यामुळे तीही विस्मित झाली ती मुनीना म्हणाली भुजंगाला दूध पाजले तरी विषवृद्धीच होते म्हणून कर्मगती तशी असल्यामुळे तू शांती कर ते ऐकल्यावर देवीला नमस्कार करून गौतम मुनी आपल्या आश्रमाकडे आला इकडे शापामुळे दग्ध होऊन ब्राह्मण वेदविद्या गायत्री गायत आठविना तेव्हा लज्जित होऊन ते नंतमस्त खून उभे राहिले प्रसन्न व्हा प्रसन्न व्हा असे म्हणून मुनी त्यांनी मुनीची प्रार्थना केली तेव्हा तो कृपाळू मुनी म्हणाला माझे शब्द असत्य होणार नाहीत यास्तव कृष्णावतार होईपर्यंत तुम्ही कुंभीपाक नरकात जाल कलियुगात भूलोकी तुमचा जन्म होईल तेव्हा मी सांगितलेले सर्व प्रकार घडतील त्यातून तुमची मुक्तता व्हावी अशी इच्छा असेल तर गायत्रीची सेवा करा प्रार्ध असे म्हणून आणि असा विचार करून तो गौतम ऋषी शांत झाला हे जन्मेजया म्हणूनच कृष्ण स्वस्थानी गेल्यावर कलियुगास आरंभ झाला तेव्हा ते, ते शापदग्ध ब्राह्मण कुंभीपाक नरकातून बाहेर पडून भूलोकी जन्मास आले ते अव्यक्त अशा मूल प्रकृतीस जाणत नाही कोणी कापालिक म्हणजे मानवी मस्तकांच्या हाडाने खाण पानादी व्यवहार करणारे झाले तो कोणी कौलिक म्हणजे शाक्त झाले कोणी बौद्ध कोणी जैन झाले हे सर्व पंडित असूनही दुराचारी झाले परस्त्री लंपट दुराचारी असे ते कर्मानुसार पुन्हा कुंभीपाक नरकात पडतील म्हणून परमेश्वरीची सेवा करावी विष्णू अथवा शिवाची उपासना नित्य नसून शक्तीची उपासना नित्य आहे तिच्या वाचून पुरुषाची अनुभूती होते हे निष्पाप तू विचारलेस म्हणून तुला हे विस्ताराने सांगितले आता मूल कारण भुवनेश्वरीच्या उत्कृष्ट मणीद्वीपाचे वर्णन आहे अनेक वृक्ष जाती तिथे आहेत फणज बकुल लोघ्र कण्हेर शिशप देविदास कांचन आम्र सुमेरू औंट रानवांगी, वी लवंगा रिंगणी साल मुचकुंद कुंद वृक्ष थाल तमा कंकोल नागरमुथा सुरंगी पिलु वृक्ष, सार्ज करपुर, अश्वकर्ण हस्तिकर्ण तालपर्ण डाणींब गणिका बंधुजीवा जम्वीर काटे शेवंती चाफा सुवर्णवृक्ष कालगुरुवृक्ष चंदन खजुरी जुई मार्वेल उरू चिका खैर चिंच बिभवा एरंड कुडा, कूड़ा बिल्ववृक्ष तुलसी मोगरी इत्यादि वृक्षवेली थे अध्यानवा समाप्त